पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र दुसरे मित्रप्राप्ती कथातवथी एका नगरामध्ये सागरदत्त नावाचा एक वाणी राहत होता त्याच्या मुलाने एकदा शंभर रुपयांना एक पुस्तक विकत घेतले त्या पुस्तकामध्ये लिहिले होते की नशीब असेल त्याप्रमाणे मिळेलच देव सुद्धा याविरुद्ध जाऊ शकत नाही म्हणून मी दुःखही करीत नाही आणि मला आश्चर्यही वाटत नाही कारण जे माझे आहे ते दुसरा कोणी घेऊ शकत नाही सागर दत्ताने आपल्या मुलाला विचारले तू हे पुस्तक केवढ्याला विकत घेतले मुलाने सांगितले शंभर रुपयांना बापाला मुलाच्या या मूर्खपणाचा अतिशय राग आला व तो म्हणाला या पुस्तकात फक्त चारच वाक्य आहे आणि ते तू शंभर रुपयांना विकत घेतलेस कुहेरालाही तू भिकेला लावशील असा वागलास तर तू पैसे कसे मिळवणार आत्ताच्या आत्ता तू माझ्या घराबाहेर जा असे म्हणून त्याने त्याला घराबाहेर हातून दिले मुलाला ह्या गोष्टीचा अतिशय उभा आणि तो दुसऱ्या देशाला निघून गेला बरेच दिवस उडल्यावर तो एका शहरात आला तेथे काही दिवस राहिल्यावर पटवून आलात तुमचे नाव काय वगैरे प्रश्न विचारून त्याची चौकशी केली त्यावर त्याने उत्तर दिले नशीब असेल त्याप्रमाणे मिळेलच आणि दुसऱ्या कोणीही काहीही विचारले तरी तो हेच उत्तर देऊ लागला त्यावरून लोक त्याला नशीब या नावानेच हाक मारू लागले एकदा त्या नगरची नवयववना भर बहात आलेली राजकन्या चंद्रावती आपल्या राजवाड्याच्या गच्छीवरून नगराची शोभा पाहत होती एक सुंदर आणि तरुण राजपुत्र तिच्या दृष्टीस पडला त्या राजपुत्राकडे पाहताच तिच्या हृदयात मदनाने प्रवेश केला आणि त्या मदनबानाने विव्हळ होऊन ती आपल्या सथीला म्हणाली या राजपुत्राबरोबर जर माझे मिलन झाले नाही तर माझे जीवन व्यर्थ आहे तरी तू कोणत्या ना कोणत्या युक्तीने आजच आमचा संबंध घडवून आणकन्याची राज सखी राजपुत्राकडे जाऊन त्याला राजकन्येची झालेली अवस्था सांगून म्हणाली आता राजकन्येला तारणे वा मारणे तुमच्या हाती असून तिचा प्रेमभंग होऊ म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे परंतु राजकन्येला एकटी असताना भेटणे कसे शक्य आहे राजपुत्राने विचारले तुम्ही येणार असाल तर मी गच्चीवरून एक बळकट दोर खाली सोडील म्हणजे त्याला धरून तुम्हाला वर चढता येईल राजपुत्र म्हणाला तुमचा निश्चय झाला असेल तर मला आलेच पाहिजे त्याच्या आश्वासनाने राजकन्येची सखी संतुष्ट होऊन परत गेली जसजशी रात्र जवळ येऊ लागली तर तस तसे राजपुत्राच्या मनात विचार येऊ लागले हे मी काय केले गुरु कन्या मित्राची पत्नी किंवा राजाचा अथवा आपल्या नोकरीच्या घरातील स्त्रिया यांचा उपभोग घेणाऱ्या शिवाय ज्या कर्माने अपयश येते किंवा मनुष्य अधोगतीला जातो किंवा जा ज्या कर्माने स्वर्गाची वाट बंद होते ते कर्म केव्हाही करू नये असा विचार करून तो राजपुत्र कबूल केल्याप्रमाणे राजकन्येकडे गेलाच नाही नशीब योगायोगाने रात्री त्या वाटेने भटकत असताना त्याला राजकन्येच्या महालाच्या गच्छीवरून सोडलेली दोरी दिसली ती दोरी दिसताच त्याच्या मनात ती दोरी का खाली सोडली असावे अशी जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे त्याने वर जाऊन काय आहे ते पहावे असा विचार केला आणि तो दोरीवरून टडून आत शिरला राजकन्या तिच्या प्रियकराची वाटच पाहत होती आणि तोच आला अशी खात्री वाटवून नशीबाला तिने उत्तम तरीने न्हावू माखू घालून त्याला अनेक पक्वांनंतर जेवण घातले आणि त्याच्याबरोबर शयन करून त्याला आपले सर्वस्व अर्पण केले त्याच्या स्पर्शाने तिचे सारे शरीर रोमांचित होऊन गेले ती त्याला म्हणाली तुम्हालाच मी मनाने वरले आहे तरी तुम्ही माझ्याशी का बोलत नाही नशीब असेल त्याप्रमाणे मिळेल वाणीपुत्र आपले नेहमीचे स्वाक्य बोलला त्याबरोबर राजकंदेने ओळखले की हा निराळाच कुणीतरी ते आहे तेव्हा तिने त्याला घाई घाईने कसे तरी आल्या वाटेने राजवाड्या बाहेर काढले वाणीपुत्रिला तो सरळ एका व तेथेच झोपी गेला त्या देवळात एका नगर रक्षकाने आपल्या प्रिय पात्राला भेटीला बोलाविले होते जेव्हा तो नगर रक्षक तेथे आला तेव्हा त्या वाणीपुत्राला झोपलेला पाहून त्याच्या मनात विचार आला की आपल्या सुखाच्या आड हा कोणीतरी आला आहे याला काहीतरी तरुण येथून घालविलेच ते पाहिजे तेव्हा त्याला ते जागा करून तो म्हणाला तू कोण आहेस हे निर्मनुष्य देऊळ आहे आणि तू इथे का झोपला आहेस तू इथून उठ आणि माझ्या घरी जाऊन झोप नशीब तेथून उठला आणि त्याचे डोके ठिकाणावर नसल्यामुळे फलत्यात एका बिछाण्यावर जाऊन झोपला त्या बिछाण्यावर त्या नगर रक्षकाची विनयवती नावाची लावण्यवती आणि सुंदर अशी एक कन्या झोपली होती तिने त्याचवेळी आणि विकार वश झाल्यामुळे ती लगेच उठली व त्यालाच प्रियकर समजून नशिबाला तिने खायला प्यायला दिले व त्याच्याशी गांधर्व विवाह केला नंतर ती दोघे शय्येवर झोपली तेव्हा आनंदाने बेहोश झाल्यामुळे उमललेल्या कमलाप्रमाणे भासणारुणी त्याला म्हणाली अजूनही तुम्ही माझ्यावर रुशलाच आहात का आता माझ्याशी हा अबोला का त्याबरोबर त्याने आपले नेहमी नशीब असेल त्याप्रमाणे मिळेलच त्याचे हे उत्तर ऐकून विनयवते एकदम चमकली नीट चौकशी न करता घाईघाईने उरकून घेतलेल्या कामात घोटाळा हा तेव्हा आता त्याचे फळ भोगलेच पाहिजे असा विचार करून तिने त्याला घराबाहेर घालवून दिले वाणी पुत्रही शून्य मनाने पुन्हा मोठ्या रस्त्यावर येऊन हिंडू लागला तोच त्याला परगावाहून आलेल्या वर कीर्ती नावाच्या एका नवऱ्या मुलाची मिरवणूक दिसली तोही त्यांच्यात मिसळला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला लग्न घटिका जवळ आली होती लग्न मांडव घातला होता आणि बोहल्या जवळच कौतुकाचा विषय बनलेली आणि सौभाग्यालंकार घातलेली वधू उभी होती तितक्यात एक बेफाम झालेला हस्ती माहुला मिरवणुकीच्या गर्दीमध्ये मंडळी आणि वधू पिताही कोणीकडे वाट मिळेल तिकडे जीव वाचविण्यासाठी पळून गेले भीतीने घाबरून गेल्यामुळे वधू एकटिव तेथे उभी राहिली वाणी पुत्राला तिचीही अवस्था दिसतात तो मोठ्याने ओरडून म्हणाला भिवू नकोस मी येतो तुला सोडवायला असे म्हणून त्याने धावत जाऊन तिचा डावा हात आपल्या हातात घेतला व त्या हत्तीची कठोर वाक्याने निर्बंध निघून गेला थोड्या वेळाने नवरदेव वर कीर्ती आपल्या गणभूतासह हो जेव्हा लग्नमंडपात येऊन दाखल झाला तेव्हा वधू दुसऱ्याच माणसाचा हात धरून उभी असल्याचे त्याला दिसले त्याबरोबर तो आपल्या भावी सासऱ्याला म्हणाला अहो सासरे बुवा माझ्याशी तुमच्या कन्नड करण्याचे निश्चित करून तुम्ही नवा जावई काढला म्हणाला तुमच्या इच्छेच मला माहीत आहे हत्तीपासून प्राण वाचवण्यासाठी आपण दोघेही बरोबरच पळून गेलो इकडे काय प्रकार झाला याची मला काहीच माहिती नाही जरा थांबा आपण चौकशी करू असे म्हणून त्याने आपल्या मुलीला पुढे बोलाविले आणि म्हटले मुली तू केलेली गोष्ट फार अयोग्य आहे तरी काय झाले ते सर्व सांग तुम्ही सर्व पळून गेलात परंतु यांनी माझे रक्षण केले आहे तेव्हा यांचा मी धरलेला हात या जन्मात तरी सोडणार नाही नवरी मुलगी म्हणाली इतके सर्व होत आहे तो रात्र संपली सकाळच्या प्रहरी या गोष्टीची बातमी गावभर पसरली आणि तिथे खूप गर्दी झाली गर्दी का झाली हे पाहण्यासाठी राजकन्या तिथे आली नगरची मुलगीही गर्दीची गावात एवढी काय गडबड चालली आहे आणि गर्दी कशासाठी शेवटी राजाही तिथे आला राजाने नशिबाला विचारले अरे काय प्रकार घडला तो नीट सांग बघू नशिबाने आपले नेहमीचे नशीब असेल त्याप्रमाणे मिळेल हे त्या उत्तर दिले ते ऐकून व ती म्हणाली देव सुद्धा त्या विरुद्ध हे सर्व ऐकून ती नवरी म्हणाली कारण जे माझे आहे ते दुसरा घेऊ शकत नाही राजाने सर्वांना अभय देऊन ही सर्व काय काय हकीकत आहे ते प्रत्येकाला विचारले सर्व हकीकत समजून घेतल्यावर त्या वाणीपुत्राबरोबर राजकन्याचे लग्न लावून देऊन त्याला शंभर गाव आंधण दिले आणि मुलगा नसल्यामुळे त्यालाच युवराज पद अर्पण केले नगरक्षकाने आपल्या ऐपतीप्रमाणे नशिबालात वस्त्र प्रावरणे देऊन आपली मुलगी अर्पण केली त्या वाणी आपल्या माता आपल्या राज्यात आणवून त्यांना मोठ्या बहुमानाने आपल्या घरी व तो आपल्या सर्व नातेवाईकांसह हो, आनंदात राहू लागला गोष्ट संपून हिरण्य म्हणून म्हणतो मन की नशीब असेल त्याप्रमाणे मिळेल मी बरीच सुखदुःखी अनुभवून निराश झालो होतो म्हणून या माझ्या मित्राबरोबर तुझ्याकडे आलो हेच माझ्या वैतागाचे कारण आहे मंथरक म्हणाला मित्र असावा तर असाच खरे म्हणजे तुमचे दोघांचे नैसर्गिक शत्रुत्व पण त्याने तुला वाटेतच खाऊन टाकण्याऐवजी तो तुला पाठीवर घेऊन येथे आला मित्रप्रेम अगाध आहे मित्र म्हटला की मग दुसरी कोणतीही भावना मनातच येत नाही हे लक्षण संली मैत्री, बर मैत्री जगावेगळी असली तरी तिचे अलौकिकत्व माझ्या प्रत्ययाला आलेच आहे बाकी म्हटलेच आहे की कुणी कुणाचे कायमचे शत्रू नसतात संकटात एखाद्या वेळी शत्रू ही मदत करतात मग मित्राने मदत केली तर त्यात नवलते काय तुम्हा दोघांचे मी मनपूर्वक स्वागत करतो पैसा गेला किंवा तुम्हाला तुम्हा परदेशी जावे लागले म्हणून तुम्ही मनाला कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नका संताप करून न देता सुखाने राहा ढगांची सावली आणि शिजवलेले अन्न ही स्त्रियांचे तारुण्य आणि संपत्तीप्रमाणे थोडाच वेळ सुख देतात म्हणून विवेकाने वागणारे आणि जितेंद्रिय धनाची हाव जन्मभर जीवाचे रान करून मिळवलेली संपत्ती तसे सर्व पैसेवाल्यांकडे ओढले जातात श्रीमंत मनुष्य निर्दोषी असला तरी राजा काहीतरी कारण काढून त्याला सतावतो हो निर्धन मनुष्याने अनेक गुन्हे केले तरी, तरी राजा त्याच्याकडे लक्ष देत नाही पैसे मिळवण्यास आणि त्यांचे रक्षण करण्यास कोण कष्ट मिळवण्याकरिता कष्ट खर्च करण्याकरिता कष्ट पैसे मिळवण्यासाठी मनुष्य जेवढे कष्ट करतो त्याच्या शतांश जरी कष्ट मोक्ष मिळवण्यासाठी करीत तर त्याला खात्रीने मोक्ष मिळेल स्वतंत्र बुद्धीच्या माणसाला स्वदेश काय कि परदेश काय तो आपल्या पराक्रमाने कोठेही यश मिळवतो ज्या हत्तीचे गंडस्थळ फोडून त्यातील रक्त पिणारा सिंह असतो ते वन कोठेही असले तरी ते केव्हाही सिंहात येत शहाणा आणि बुद्धिमान पैशाशिवाय परदेशाला गेला तरी दुःख मानित नाही शिवाय पैसे मिळाले तरी कर्मात नसेल तर ते जातातच आजचा दिवस आपला आहे स्वतःच्या पायांनी चालत आलेले धन दैवाला पाहले नाही तर ते दैव ते हिरावून घेतेच की आणि स्वतः मिळवलेल्या धनाचा तरी उपयोग दैवाने घेऊ दिला पाहिजे ना नाही तर अडकून पडलेल्या सोनी लकासारखे व्हायचे हे कसे हिरण्यपाने विचारले मंथरक म्हणाला ऐक सर